योहान अध्याय पाच नंतर एका येहुदी सणासाठी येशु एरुशलेम ला गेला एरुशलेमात एक तळे आहे त्या तळ्याला लागून पाच पडव्या आहेत होत्या येहूदी भाषेत त्या तळ्याला बेते जाता म्हणत हे तळे मेनरे नावाच्या वेशीजवळ आहे तळ्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत त्यात काही आंधळे लंगडे व काही पांगळे होते कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यामध्ये उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलवल्यानंतर प्रथम जो त्यात जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे तेथे 38 वर्ष आजारी असलेला एक रोगी पडून होता येशूने त्याला तेथे पडलेले पाहिले तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले तुला बरे व्हाव यायला पाहिजे का त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले महाराज पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्या जवळ कोणीच व्यक्ती नाही सर्वात अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की माझ्या अगोदर दुसरा रोगी पाल्यात उठवतो मग येशू म्हणाला उठून उभा राहा आपली खाट उचल आणि चालू लाग तेव्हा तो रोगी ताबडतो बरा झाला तो आपली खाट उचलून चालू लागला हे सर्व ज्या दिवशी घडले तो शपथाचा दिवस होता म्हणून बऱ्या झालेल्या त्या मनुष्याला येहुदी म्हणाले आज शपथाचा दिवस आहे शपथाच्या दिवशी तू आपली खाट उचलून येणे आपल्या नियम शास्त्राच्या विरुद्ध आहे परंतु तो मनुष्य मनाला। ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की तू आपली खाट उचल आणि चालू लाग ये लोकांनी त्या मनुष्याला विचारले तुला आपली खाट उचलून चालायला कोणी सांगितले परंतु तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते त्या ठिकाणी बरेच लोक होते आणि ऐशू ते निघून गेला होता नंतर तो मनुष्य येशूला मंदिरात भेटला तेव्हा येशू त्याला म्हणाला पहा आता तू बरा झाला आहेस पण पाप करण्याचे सोडून दे नाहीतर तुझी अधिक वाईट होईल नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या येहुदी लोकांकडे परत गेला त्याने त्यांना सांगितले की ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे येशू शब्दात दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून येहुदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले परंतु येशू येहुदी लोकांना म्हणाला माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करतो यावरून येहुदी लोकांचा येशूला जिवे मारण्याचा पक्का निषेध झाला ते म्हणाले पहिली गोष्ट ही की येशू शब्दता संबंधीचा नियम मोडतो दुसरे देव माझा पिता आहे असे तो म्हणाला तो स्वतःची देवाशी बरोबरी करतो परंतु येशून उत्तर दिले मी तुम्हाला खरेच सांगतो पुत्र जरी सर्व करू शकत असला तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करू शकत नाही पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करतो पिता पुत्रावर प्रीती करतो आणि ज्या गोष्टी पिता करतो त्या सर्व तो पुत्राला दाखवितो हा मनुष्य बरा झाला परंतु यापेक्षाही मोठमोठ्या गोष्टी करण्याचे पिता पुत्राला दाखविल तेव्हा तुम्ही सर्वजण चकित व्हाल पिता लोकांना मेलेल्यातून उठवितो आणि जीवन देतो तसेच पुत्रही त्याला ज्यांना द्यायला पाहिजे त्यांना जीवन देतो याशिवाय पिता कोणाचाही न्याय करीत नाही परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे देवाने हे आशासाठी केले की लोक जसा पित्याचा सन्मान करतात तसा त्यांनी पुत्राचाही करावा जर कोणी पुत्राचा मान राखीत नाही तर तो पित्याचाही मान राखीत नाही पित्यानेच पुत्राला पाठविले आहे मी तुम्हाला खरे तेच सांगतो जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनन कालचे जीवन मिळेल त्याला दोषी ठरविले जाणार नाही तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे मी तुम्हाला खरेच सांगतो अशी महत्वाची वेळ येत आहे ती वेळ जवळ आलेलीच आहे जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना जीवन मिळेल खुद्द पित्यापासून देवापासून जीवनाचा लाभ होतो म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे तुम्ही याचे आश्चर्य मानू नका अशी वेळ येत आहे की सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेत आहेत ते त्याची वाणी ऐकतील मग ते, ते आपल्या कबरेतून बाहेर येतील ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली ते उठतील आणि त्यांना आनंद जीवन मिळेल परंतु ज्या लोकांनी वाईट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील मी करू शकत नहीं मला संगित प्रमाण मी न्याय करतो। करते न्याय योग्य है कारण मी स्वीकार समाधान परंतु ज्यादा समाधान्याय करते जर मी स्वता लोकत्या मान नहीं परंतु लोकान विषयी संगा दुसरा एक जन है आणि तो मजा विषय ज्यादा गोषी संग खा हे मला माहित आहे तुम्ही यवनाकडे काही लोकांना पाठविले आणि सत्याविषयी सांगितलेच आहे माझ्याविषयी लोकांना सांगण्यास मला कोणाही माणसाची गरज नाही परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतो पेटलेला दिवा प्रकाश देतो तसाच यव्हान होता आणि तुम्हाला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला परंतु मज माझ्याविषयी यवनापेक्षाही मोठा पुरावा है जी कामे मी करतो, करीजा पुरावा है गोष्ठी मे पीतने माला करते कि पित्या ने माला ज्यादा पित्या ने मैं पाठ स्वतः ही मिष् साक्ष कईकली तो कसा दसतो तुम्हें कभी पाहिले नहीं पित्याचे शिकवण तुमच्या मध्ये राहत नाही कारण पित्याने ज्या एकाला तुमच्याकडे पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवित नाही तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला आनंद काळचे जीवन मिळते असे तुम्हाला वाटते तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते तरी तुम्ही आनंद काळचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता मला माणसाकडून स्तुती नको पण मी तुम्हाला ओळखतो तुम्हा मध्ये देवाविषयी प्रीती नाही हे मला माहीत आहे मी माझ्या पित्यापासून आलो आहे मी त्याच्या वतीने बोलतो परंतु तरीही तुम्ही मला स्वीकारीत नाही पण जर दुसरा कोणी मनुष्य फक्त स्वतःविषयी सांगत आला तर मात्र तुम्ही त्याचे मानाल तुम्हाला एकमेकांकडून स्तुती करून घ्यायला आवडते परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुती मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही मग तुम्ही तुम्हें कसा काय विश्वास मी पित समोर उ दोषी अमजू ना तुम्हें चुकते मन तो आप तारण करील अशा है जर तुम्हें खरोखरच मोशे वेवला है तो तुम्हें ही विश्वास कारण खुद्द मोशे ने माजी लिखले परंतु मोशे जे लिहले आरोप तुम्हें विश्वास नहीं तर सांग तो मी संगतोत गोष्ठी तुम्हें विश्वास शही